अध्याय बासष्टावा उषा अनिरुद्ध मिलन परीक्षितान म्हटल हे महायोगी मी असे ऐकले आहे की यदुश्रेष्ठ अनिरुद्धाने बाणासुराची कन्या उषा हिच्याशी विवाह केला होता आणि या प्रसंगी आणि शंकराचे अतिशय घनघोर असे युद्ध झाले होते हा वृत्तांत आपण विस्तारपूर्वक मला सांगावा श्री शुक म्हणाल महात्मा बलीची कथा तू ऐकलीच आहेस ज्याने वामन रुपधारी भगवंतांना सऱ्या पृथ्वीच दान केल होते त्या महात्मा बळी राजाला शंभर मुलगे होते त्यापैकी सर्वात थोरल्याचे नाव बाण होते बळीचा औरसपुत्र भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये नेहमी घडून गेलेला असे समाजात त्याच्याविषयी मोठा आदर होता त्याचे औदार्य आणि बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती स्वतःची प्रतिज्ञा तो पूर्ण करीत असे शिवाय तो निष्ठेने व्रतपालन करीत असे त्या तो रमणीय अशा शोणितपुरामध्ये राज्य करीत असे भगवान शंकरांच्या कृपेने इंद्रादी देव नोकरांप्रमाणे त्याची सेवा करीत होते त्यांना एक हजार हात होते एके दिवशी शंकर तांडवून नृत्य करीत असताना त्याने एक हातांनी अनेक प्रकारची वाद्य वाजवून त्यांना प्रसन्न करून घेतली भक्त वत्सल शरणागताचे रक्षण करणारे आणि भूतमात्रांचे स्वामी असलेले शंकर बाणासुराला म्हणाले तुला हवा तो वर माणसूर म्हणाला भगवंत आपण माझ्या नगराचे रक्षण करीत रहाव बळाचा गर्व चढलेल्या बाणासुराने एके दिवशी त्याच्या शेजारी असलखा भगवान शंकरांच्या चरणकमलांना सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या मुक्टाने स्पर्श करून प्रणाम केला आणि म्हटल ह महादेवा आपण सर्व चराचर जगाच गुरु आणि ईश्वर आहात मी आपणास नमस्कार करीत आह ज्या लोकांच मनोरथ पूर्ण झाल नसतात त्यांच ति ते मनोरथ पूर्ण करणारे आपण कल्पवृक्ष आहात भगवंत आपण मला एक हजार हात दिले आहेत परंतु ते मला केवळ भाररूप झालेले आहेत कारण या त्रैलोक्यात माझा माझ्याबरोबरीचा दुसरा कोणीच योद्धा मला आढळत नाही हे आधी देवा एक दिवस लढाईसाठी माझे हात एवढे सळसळू लागले की मी पर्वतफोडी दिग्गजांवर चालून गेलो परंतु ते सुद्धा मला भिऊन पळून गेल हे ऐकून रागावून भगवान शंकर म्हणाले अरे मूर्खा ज्यावेळी तुझी रथावरील ध्वजा मोडून खाली पडेल त्यावेळी माझ्यासारख्याच योद्ध्याशी तुझे युद्ध होईल आणि तो तुझा गर्व नाहीसा करील परिक्षिता हे ऐकून मूर्ख बाणाला अतिशय आनंद झाला आणि तो आपल्या घरी परतला आता तो मूर्ख भगवान शंकरांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याचा नाश करणाऱ्या त्या युद्धाची वाट पाहू लागला त्याची उषा नावाची एक कन्या होती ती अजून कुमारीच होती तरी सुद्धा एके दिवशी स्वप्नामध्ये तिने पाहिले की अनिरुद्धाशी आपला समागम झालेला आहे विशेष म्हणजे तिने अनिरुद्धाला कधी पाहिले नव्हते की त्याच्याविषयी काही ऐकलेही नव्हते स्वप्नातोच तो न दिसल्याने ती म्हणाली नाथ आपण कुठे आहात असे म्हणतच ती जागी झाली आणि व्याकुळ होऊन उठून बसली नंतर आपण सख्यांच्या मध्ये आहोत असे पाहून अतिशय लज्जित झाली बाणासुराच्या कुभांड नावाच्या मंत्र्याची चित्रलेखा नावाची कन्या होती उषा आणि चित्रलेखा एकमेकीच्या मैत्रिणी होत्या चित्रलेखीने उषाला कुतूहला विचारले हे सुंदर राजकुमारी अजून तुझे कोणी पाणीग्रहण केलेले नाही तर मग तू कोणाला शोधित आहेस आणि तुझ्या मनात तरी काय आहे उषा म्हणाली गडे मी स्वप्नात एक पुरुष पाहिला त्याच्या शरीराचा वर्ण सावळा असून नेत्र कमलदलाप्रमाणे होते तो पितांबर नेसलेला असून त्याचे बाहू पुष्ट होते तो स्त्रियांना आवडेल असाच होता त्याने आपले आधरामृत मला पाजले तो मला आणखी हवा होता तेवढ्यात तो मला दुःखसागरात लोटून कुठेतरी निघून गेला मी माझा त्याच प्राणवल्लभाचा शोध घेते आहे चित्रलेखा म्हणाली सखे तुझा चित्तचोर त्रैलोक्यात जर असेल तर मला तो दाखव मी त्याला आणी आणि तुझी विरह व्यथा नाहीशी असे म्हणून चित्रलेखेने काही देव गंधर्व सिद्ध चारण पन्नग दैत्य विद्याधर यक्ष आणि माणसांची हुबेहूब चित्र काढली मनुष्यांमध्ये तिने वृष्णिवंशातील शूरसेन वसुदेव बलराम आणि श्रीकृष्ण यांची चित्र काढली नंतर प्रद्युम्नाचे चित्र पाहताच उषा लाजली परीक्षिता जेव्हा तिने अनिरुद्धाचे चित्र पाहिले तेव्हा लाजेने आपली मान खाली घातली नर स्मित्य करी हा तो प्राणवल्लभ परीक्षिता चित्रलेखा योगिनी होती हा श्रीकृष्ण नातू आकाशमार्ग ने श्रीकृष्णा द्वारकापुरी पहुचली तिथे सुंदर पलंगा जोपले अनिरूद्वाला योग सिद्धि प्रभावी चित्रलेखीन उचल शोणितपुर सखी उषे तिच् प्रियतमाच्छे दर्शन घड़ आपल्या परमसुंदर प्राणवल्लभाला पाहून आनंदाने तिचे मुखकमल प्रफुल्लित झाले आणि ती त्याच्याशी रमवाण झाली तिच्या त्या अंतपुराकडे कोणीही पुरुष डोकावून सुद्धा पाहू शकत नव्हता उषाचे त्याच्यावरील प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले ती बहुमोल वस्त्रे फुलांचे हार सुगंधित द्रव्ये धूप दीप आसन सुमधूर पेये खाद्यपदार्थ मधुरवाणी इत्यादींनी त्याची सेवा करून त्याला खुश करीत असे आपल्या प्रेमाने उषाने त्याचे मन जिंकून घेतले होते त्या अंतपुरात गुप्तपणे तिच्या सहवासात राहिलेल्या अनिरुद्धाला किती दिवस निघून गेले याचा पत्तास लागला नाही यदूवीराच्या सहवासाने उषाचे कौमार्य नष्ट झाले होते तिच्या शरीरावर अशी चिन्हे दिसू लागली होती जी कोणत्याही प्रकारे लपवली जाऊ शकत नव्हती उषा अतिशय आनंदी दिसत होती पारेखर हे ओळखून बाणासुराकडे जाऊन सांगितले की राजन आपल्या राजकुमारीचे जे, जे काही रंगढंग आम्ही पाहत आहोत ते आपल्या कुळाला बट्टा लावणारे आहेत हे प्रभू सावधपणे आम्ही महालावर पहारा देत असतो आपल्या कन्येला बाहेरचा मनुष्य पाहू सुधा शकत नाही असे असताना ही कलंकित कशी झाली हेच कळत नाही आपल्या कन्येचा कलंक ऐकून बाणासुराला अतिशय वाईट वाटले तो ताबडतोब उषेच्या महालात जाऊन पाहतो तर तिथे अनिरुद्ध अनिरुद्ध कामावतार प्रद्युम्नाचा पुत्र होता त्याच्यासारखा सुंदर त्रिभुवनात दुसरा कोणी नव्हता त्याच्या सावळ्या शरीरकांतीवर पितांबर शोभत होता लांब बाहू होते कमलदलाप्रमाणे डोळे कुरळे केस कुंडलांची दीप्ती आणि मंद मंद हास्ययुक्त नजर यामुळे मुखाचे सौंदर्य काही आगळेच दिसत होते त्यावेळी अनिरुद्ध सुंदर वेशभूषा केलेल्या प्रियेबरोबर वर द्यूत खेळत होता मोगऱ्याचा हार त्याच्या गळ्यात होता आणि त्या हाराला उषाच्या अंगाचा स्पर्श झाल्यान तिच्या वक्षस्थळाच केशर लागलेले होते त्याला उषेच्या जवळ बसलेला पाहून बाणासूर आश्चर्यचकित झाला बाणासूर पुष्कळशा शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या वीरसैनिकांसह महल्ला घुसल्याचे जेव्हा पाहिले तेव्हा त्याला मारण्यासाठी तो लोखंडाचा एक भयंकर परीघ उगारून पवित्र्यात उभा राहिला जणू कालदंड घेतलेला यमच ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जसे दस त्याच्या अंगावर धावून जात तस तसा तो त्यांना डुकरांच्या कळपाच्या नायकाने कुत्र्यांना मारावे त्याप्रमाणे मारू लागला अनिरुद्धाच्या फटकाने त्या सैनिकांची मस्तके हात मांड्या इत्यादी अवयव तुटू लागले तेव्हा ते महालाबाहेर पळून गेले आपल्या सेनेचा संहार करणाऱ्या त्याला शूर बाणासुराने संतापून नागपाशांनी बांधले आपल्या प्रियतमाला बांधलेले ऐकून उषा शोकाने आणि खेदाने अत्यंत विवळ झाली तिच्या नेत्रातून आश्रधारा वाहू लागल्या आणि ती रडू लागली अध्याय बासष्टावा समाप्त